स्कंध दहावा अध्याय सातवा विंध्याचे निवारण देवांचे ते भाषण ऐकून तो श्रेष्ठ मुनी म्हणाला मी तुमचे कार्य करीन हे वाक्य ऐकून सर्व देव संतुष्ट झाले आणि स्वस्थाने गेले। राजकन्या पत्नीस तो ऋषी म्हणाला हे राजकन्ये एक विघ्न उत्पन्न झाले आहे विंध्याने सूर्याचा मार्ग रोखला आहे पण त्याचे कारण समजत नाही तत्वदर्शी मुनी काशीला उद्देशून बोललेले मात्र मला स्मरत आहे मुक्त झाल्यापासून मुमुक्षुनी काशीक्षेत्र सोडू नये पण येथे राहणाऱ्यास विघ्ने येत असतात हे प्रिय सांप्रत मला विघ्न आले आहे असे सांगून त्या ऋषीने मणिकर्णिकेत स्नान केले विश्वेश्वराचे दर्शन घेतले दंड पाणीचे पूजन करून तो कालराजाप्रत आला तो म्हणाला हे कालभैरवा हे भयनाश करणाऱ्या आज मला दूर का लोटीत आहेस तू भक्तरक्षक आणि विघ्ननाशक आहेस ना हे स्वामी मी कोणाला निंदिले नाही कोणाबद्दल क्षुद्रभाव धरला नाही खोटे बोललो नाही मग कोणत्या कर्मामुळे तू मला काशीपासून दूर लोटीत आहेस अशा रीतीने त्या मुनीने कालनाथाचे स्तवन केले नंतर तो दक्षिणे जाण्यास निघाला तो काशीचे स्मरण करीत आपल्या भार्येसह लवकरच विध्या येऊन उभा राहिला त्या मुनीस पाहताच तो पर्वत थरथर कापू लागला तो पर्वत अत्यंत नम्रतेने वाकला दंडाप्रमाणे भूमीवर पडून त्याने मुनीस साष्टांग नमस्कार केला तेव्हा ते, ते मुख मुनी म्हणाले हे वच्छा मी परत येईपर्यंत तू असाच रहा कारण तुझा प्रचंड शील उल्लंघन करून जाण्यास मी असमर्थ आहे असे म्हणून तो मुनी त्याच्या शिखरावर चढला आणि दक्षिण बाजूने खाली उतरला नंतर श्रीशैलाचे दर्शन घेऊन तो पुढे गेला मलया चलावर आश्रम करून तो तेथेच राहू लागला ती विंध्या चलावर आलेली देवीही सर्वांना पूज्य झाली ती विंध्य वासिनी म्हणून प्रसिद्ध आहे हे अगस्त्य आणि विंध्य यांचे आख्यान पापनाशक विजय प्राप्त करून देणारे ज्ञानवृद्धी करणारे धनधान्य विपुलता देणारे सुखद आहे हे भक्तीपूर्वक एकदा जरी श्रवण केले तरी सर्व मनोरथ पूर्ण होतात स्वयंभूव म्हणूनही देवीची आराधना केल्यावर त्याला पृथ्वीचे राज्य मिळाले याप्रमाणे मी तुला मन्वंतरासंबंधीचे देवीचे आख्यान सांगितले आता आणखी काय सांगू अध्याय सातवा समाप्तो